अध्याय पंचेचाळीसा श्रीकृष्ण बलरामांचे उपनयन आणि गुरुकुल प्रवेश श्री शुख म्हणतात श्रीकृष्णांच्या लक्षात आले की माता माझा भगवत भावाचे ज्ञान आलेले आहे त्यामुळे यांना पुत्रस्नेहाचे सुख मिळणार नाही असा विचार करून त्यांनी लोकांना मोहित करणारी आपली योगमाया त्यांच्यावर पसरली यादव श्रेष्ठ श्रीकृष्ण थोरल्या बंधूंसह आईवडिलांकडे गेले आणि आदरपूर्वक विनम्रपणे आई बाबा अशी हाक मारून त्यांना आनंदित करीत म्हणू लागले बाबा आई आम्ही आपले पुत्र असून आणि आमच्यासाठी आपण नेहमी उत्कंठीत असूनसुद्धा आपण आपल्या बाल्य पौगंड आणि किशोर या अवस्थांचे सुख आमच्याकडून मिळवू शकला नाही आम्हाला सुद्धा दुर्दैवाने आपल्या जवळ राहण्याचे सौभाग्य प्राप्त झालेले नाही त्यामुळे आईवडिलांच्या घरी असणाऱ्या मुलांना लाड करून घेण्याचे जे सुख मिळते ते आम्हाला मिळू शकलेले नाही माता पिताच या शरीराला जन्म देऊन त्याचे लालनपालन करतात तेव्हा कुठे हे शरीर पुरुषार्थ प्राप्तीचे साधन बनते म्हणून एखाद्याने शंभर वर्षे जिवंत राहून जरी माता पित्यांची सेवा केली तरी तो त्यांच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही सामर्थ्य असूनही जो पुत्र आपल्या आईवडिलांची शरीराने आणि धनाने सेवा करीत नाही त्याला मेल्यानंतर यमदूत त्याच्या शरीराचे मांस खाऊ घालतात सामर्थ्य असूनही जो मनुष्य आपले म्हातारे माता पिता पतिव्रता पत्नी लहान मुले गुरु ब्राह्मण आणि शरणागत यांचे पालनपोषण करीत नाही तो जिवंत असूनही मेल्यासारखाच होय आपली सेवा न करण्यामुळे आमचे इतके दिवस वाया गेले कारण नेहमी कंसाच्या भीतीने आम्ही आपली सेवा करण्यास से असमर्थ होतो आई बाबा आपण दोघांनी तुमची सेवा न करणाऱ्या आम्हाला क्षमा करावी दृष्ट कंसाने आपल्याला अतिशय कष्ट दिले परंतु आम्ही परतंत्र असल्यामुळे आपली काही सेवा करू शकलो नाही श्री शुक म्हणतात मनुष्य बनलेल्या विश्वात्मा श्रीहरींची ही वाणी ऐकून मोहित होऊन देवकी वसुदेवांनी त्यांना उचलून आपल्या मांडीवर घेतले आणि छातीशी कौटाळून परमानंद प्राप्त करून घेतला राजन स्नेह पाशाने बांधले जाऊन ते पूर्णत मोहित झाले आणि अश्रुधारांनी त्यांना भिजवू लागले अश्रुंनी कंठ दाटून आल्यामुळे ते काहीही बोलू शकले नाहीत अशा प्रकारे भगवान देवकीनंदनानी आईवडिलांचे सांत्वन करून आपले मातामह उग्रसेन यांना यादवांचा राजा केले आणि त्यांना म्हटले महाराज आम्ही आपली प्रजा आहोत आपण आम्हाला आज्ञा करावी ययातीचा श शाप असल्यामुळे य यदूवंशी राजसिंहासनावर बसू शकत नाही आपण यदूवंशी असूनही माझ्या आज्ञेमुळे आपल्याला काहीही दोष लागणार नाही मीच सेवक होऊन आपली सेवा करीत आहे हे पाहून देवता सुद्धा मस्तक लवून आपल्याला नजराणे देतील मग अन्य राजांच्याबद्दल काय सांगावे जे कंसाच्या भीतीने व्याकुळ होऊन देशोधडीला लागले होते त्या यदू वृष्णी अंधक मधू दाशार्ह कुकूर इत्यादी वंशात जन्मलेल्या आपल्या नातेवाईकांचा शोध घेऊन श्रीकृष्णांनी त्यांना तिथून परत बोलावले घरापासून दूर परक्या जागी रहाव लागल्याने त्यांना अतिशय दुःख भोगावे लागल होते विश्वविधात्या भगवंतांनी सांत्वन करून त्यांचा सत्कार केला त्यांना खूप धनसंपत्ती देऊन तृप्त केले आणि आपापल्या ठिकाणी पुन्हा स्थानापन्न केले आता सर्वजण रामकृष्णांच्या भाऊबलाखाली सुरक्षित होते त्यांच्या कृपेने त्यांना कोणत्याही प्रकारचे दुःख नव्हते त्यांचे सर्व मनोरपूर्ण झालेले होते ते कृतार्थ झालेले होते आता ते आपापल्या घरांमध्ये आनंदाने राहू लागले श्रीकृष्णांचे मुखकमल नेहमी प्रफुल्लित असे त्यांचे सौंदर्य अपार होते दयार्द्र हास्ययुक्त नजरेने पाहणाऱ्या त्या मुखाचे दररोज दर्शन घेऊन ते आनंदमग्न होत मथुर येथील म्हातारे लोकसुद्धा तरुणांप्रमाणे अत्यंत बलवान आणि उत्साही झालेले होते कारण ते आपल्या डोळ्यांची उंजळ करून वारंवार भगवंतांच्या मुखारविंदाचा अमृतमय मकरंद रसाचे पान करीत असत हे राजेंद्रा नंतर भगवान देवकीनंदन आणि बलराम हे दोघेही नंदबाबांच्या जवळ आले आणि त्यांच्या गळ्याला मिठी मारून म्हणू लागले बाबा आपण दोघांनी अत्यंत प्रेमाने आणि लाडाने आमचे पालनपोषण केले कारण आपल्या मुलांवर आईबाब स्वतच्या शरीरापेक्षाही अधिक प्रेम करतात यात काहीच संशय नाही पालनपोषण करू शकत नसल्यामुळे स्वजनांनी त्याग केला त्या बालकांचे जे आपल्या मुलांप्रमाणे पालनपोषण करतात तेच त्यांचे खरी आईबाप होत बाबा आपण आता ब्रजामध्ये परत जा येथील सुरू संबंधितांना सुखी करून आमच्यावरील वात्सल्यामुळे दुखी झालेल्या तुम्हा सर्वांना भेटण्यासाठी आम्ही येऊ भगवान श्रीकृष्णांनी नंदादी गोपांची अशी समजूत घालून आणि त्यांना अत्यंत आदरपूर्वक वस्त्रे अलंकार भांडी इत्यादी देऊन त्यांचा सत्कार केला भगवंतांचे म्हणणे ऐकून नंदबाबांनी प्रेमाने सदगदित होऊन दोन्ही मुलांना छातीशी धरले नंतर अश्रुपूर्ण नेत्रांनी गोपांसह ते गोकुळात गेल नंतर वसुदेवांनी पुरोहित आणि अन्य, अन्य ब्राह्मणांकरवी दोन्ही मुलांचे विधीपूर्वक मौजी बंधन करवले नंतर त्यांनी वस्त्रालंकारांनी ब्राह्मणांचा सत्कार करून त्यांना पुष्कळ दक्षिणा दिली तसंच गळ्यात सोन्याच्या आणि रेशमी वस्त्रांच्या माळा घातलेल्या सवत्स गायी दान दिल्या महाबुद्धिमान वसुदैवानी रामकृष्णांच्या जन्म नक्षत्राचितक्या गायी द्रिचा मनाने संकल्प केल होता आणि अगोदर कंसानी ज्या अन्यायाने हिरावून घ्या होत्या त्याची आठवण ठवून त्यांनी ब्राह्मणांना त्या दान दिल्या अशा प्रकारे यदुवंशाचे पुरोहित गर्गाचार्य यांच्याकरवी यज्ञोपवित संस्कार झाल्यावर रामकृष्ण द्विजय झाल आता त्यांनी ब्रह्मचर्यव्रताचा स्वीकार करून त्याच उत्तम पालन कलि ते जगाचे स्वामी होते सर्वज्ञ होते सर्व विद्यांची उत्पत्ती त्यांच्यापासूनच झाली आह त्यांचे निर्मल ज्ञान स्वत सिद्ध होतरीसुद्धा मनुष्यासारख्या वागण्यामुळे त्यांनी ते लपवून ठादजण गुरुकुलात निवास करण्याच्या इच्छेनिअवतीपुरात राहणाऱ्या काश्यगोत्राच्या सांदीपनी मुनींच्याकड गोघ संयमशील भाऊ विधीपूर्वक गुरुजींच्या जवळ राहून गुरुंची उत्तम सेवा कशी करावी याचा आदर्श लोकांसमोर ठेवीत अतिशय भक्तिभावाने देव समजून त्यांची सेवा करू लागले। ते करीत असलेल्या शुद्ध भावनेने युक्त अशा सेवेमुळे गुरुवरे सांदीपनी अतिशय प्रसन्न झाले त्यांनी त्यांना सहा अंगे आणि उपनिषदांसहित सर्व वेदांचे शिक्षण दिले याखेरीज मंत्र आणि देवतांच्या ज्ञानासह धनुर्वेद मनुस्मृती इत्यादी धर्मशास्त्रे मीमांसा इत्यादी वेदांचे तात्पर्य सांगणारी शास्त्र तर्कविद्या त्याचबरोबर संधी विग्रह यान आसन द्वैध आणि आश्रय या सहा युक्त अशा राजनीतीच्दा त्यांना शिक्षण दिल परीक्षिता सर्व विद्यांच प्रवर्तक असलोघ पुरुष श्रेष्ठ गुरुजींनी फक्त एक वेळ सांगताच सर्व विद्यात पारंगत झाल परीक्षिता केवळ चौसष्ट दिवसात त्यांनी तत्परतेन चौसष्ट कलांचे ज्ञान मिळवले अशा प्रकारे अध्ययन संपल्यावर त्यांनी सांदीपनी मुनींना गुरुदक्षिणविषयी प्रार्थना केली। महाराज सांदीपनी मुनींनी त्यांचा अद्भूत महिमा आणि अलौकिक बुद्धिमत्ता पाहून आपल्या पत्नीचा सल्ला घेऊन प्रभास क्षेत्रामध समुद्रात बुडून मरण पावलेला पुत्र आणून देण्याची गुरुदक्षिणा मागितली अपूर्व पराक्रमी असे ते दोघे महारथी ठीक आहे असे म्हणून रथावर आरूढ होऊन प्रवास क्षेत्री गेले तिथे समुद्र तटावर ते क्षणभर बसले हे परमेश्वर आहेत असे जाणून समुद्राने त्यांच्यासाठी पूजा सामग्री आणली भगवान समुद्राला म्हणाले समुद्रा, समुद्रा। तू आपल्या मोठमोठ्या हो लाटांनी येथून गुरुपुत्राला वाहत घेऊन गेलास त्याला ताबडतो पाणून दे समुद्र म्हणाला हे देवा श्रीकृष्णा त्याला मी नेले नाही माझ्या पाण्यात पंचजन नावाचा एक मोठा दैत्य शंखाच्या रूपाने राहत आहे त्यानेच तो बालक नक्की चोरून नेलेला असला पाहिजे ते ऐकून भगवान ताबडतोब पाण्यात शिरले आणि त्यांनी शंखासुराला मारले परंतु त्याच्या पोटात तो बालक दिसला नाही तेव्हा त्याच्या शरीराचा शंख घेऊन भगवान रथाकडे परतले तिथून बलरामांच्यासह यमराजांच्या आवडत्या संयमनी नगरीत जाऊन त्यांनी आपला शंख वाजवला सर्व प्रजेवर नियंत्रण असणारा यम शंखाचा आवाज ऐकून तिथे आला आणि अत्यंत भक्तिभावाने त्यांनी विधीपूर्वक त्यांची थाटामाटात पूजा केली नंतर सर्व प्राण्यांच्या हृदयात विराजमान असलेल्या श्रीकृष्णांना त्यांनी विनयाने म्हटले स्वलिलेलेच मनुष्य झालेल्या हे सर्व परमेश्वरा मी आपल्या दोघांची काय सेवा करू श्रीभगवान म्हणाले यमराज स्वतःच्या कर्मबंधनानुसार माझा गुरुपुत्र इथे आणला गेलेला आहे तू माझ्या आज्ञेने त्याला माझ्याकडे घेऊन ये जशी आपली आज्ञा असे म्हणून यमाने गुरुपुत्र आणून दिला जेव्हा रामकृष्णानी तो मुलगा गुरुदेवांच्या स्वाधीन करून म्हटले की आपणास आणखी काही पाहिजे असेल तर मागावे गुरुजी म्हणाले मुलांनो तुम्ही दोघांनी उत्तम गुरुदक्षिणा दिली आता आणखी काय पाहिजे तुमच्या सारख्यांच्या गुरुचे कोणते मनोरथ अपर्ण राहू शकतील वरे वीरांनू तुम्ही दोघेही आता आपापल्या घरी जा लोकांना पवित्र करणारी कीर्ती तुम्हाला प्राप्त हो तुम्ही शिकून घेतलेली विद्या इह परलोकी नित्य नूतन राहो परीक्षिता अशा रीतीने गुरुजींनी अनुमती दिल्यावर वायूप्रमाणे वेग आणि मेघाप्रमाणे आवाज असणाऱ्या रथावर आरूढ होऊन दोघेही बंधू मथुरेला परतले पुष्कळ दिवस रामकृष्णांना न पाहिल्याने दुःखी झालेली मथुरेतील प्रजा ते आल्याचे पाहून आनंदीत झाली हरवलेले धन परत मिळाल्यावर भावी तशी अध्याय समाप्त।